ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने अध्याय आदुसष्टावा कौरवावर बलरामाचा कोप आणि सांबाचा विवाह शुक म्हणाला परीक्षिता युद्धामध्ये विजय मिळवणाऱ्या पुत्र सांबाने स्वयंवरात दुर्योधनाची कन्या लक्ष्मणा हिला पळवले त्यामुळे कौरवांना राग आला ते म्हणाले हा मुलगा उर्मट आहे त्याने आम्हाला तुच्छ लेखून बळजबरीने आमच्या कन्येचे तिच्या मर्जीविरुद्ध अपहरण केले म्हणून या उद्धटाला पकडून बांधून टाका यादव आमचे काय वाकडे करू शकणार ते आम्हीच दयाबुद्धीने दिलेल्या धान्यसंपन्न जमिनीचा उपभोग घेत आहेत आपल्या मुलाला कैद केल्याचे ऐकून जर ते लोक इकडे आले तर आम्ही त्यांची घमेंद जिरवू त्यामुळे जसे संयमी पुरुष इंद्रियांना शांत करतात त्याप्रमाणे ते तेही शांत होतील असा विचार करून कर्ण शल भुरीस्रवा यज्ञ केतू आणि दुर्योधन यांनी कुरुवंशातील ज्येष्ठांच्या संमतीने सांबाला पकडण्याची तयारी केली कौरव पाठलाग करीत आहेत असे पाहून महारथी सांब एक सुंदर धनुष्य घेऊन सिंहासारखा एकटाच रणांगणात उतरला इकडे कर्णाला सेनापती बनवून कौरववीर धनुष्य घेतलेल्या सांबाजवळ येऊन पोहोचले आणि रागाने त्याला पकडण्याच्या इच्छेने थांब थांब असे म्हणत त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले परीक्षिता यदुनंदन सांब अच्चिंत्य अशा भगवान श्रीकृष्णांचा पुत्र होता जसा सिंह तुच्छ पशूंच्या आक्रमणामुळे चिडतो त्याप्रमाणे तो गौरवांच्या चढाईने त्यांच्यावर चिडला सांबाने आपल्या सुंदर धनुष्याचा तनत्कार करून जे वेगवेगळ्या सहा रथांवर स्वार झाले होते त्या कर्ण इत्यादी सहा वीरांच्यावर एकदम सहा सहा बानाने वेगवेगळा वर्षाव केला त्यापैकी चार चार बाण त्यांच्या चार चार घोड्यावर एक एक त्यांच्या सारथ्यावर आणि एक एक त्या महान धनुष्यधारी वीरांवर सोडला सांबाचे हे अद्भूत हस्तकौशल्य पाहून शत्रुपक्षातील वीर सुद्धा त्याची प्रशंसा करू लागले नंतर त्या सहा वीरांपैकी चौघांनी एकेका बानाने त्याचे चार घोडे मारले एका वीराने सारथ्याला मारले आणि एका वीराने सांबाचे धनुष्य मोडून टाकले अशा प्रकारे त्यांनी सांबाला रतहीन व शस्त्रहीन केले अशा प्रकारे विजयी कौरवानी रथहीन सांबाला कसेबसे बांधून त्याला आणि आपल्या कन्येला घेऊन ते हस्तिनापुरात परतले परीक्षिता नारदाकडून हा व्रतांत ऐकून यादवांना अतिशय क्रोध आला उग्रसेनाच्या आज्ञेवरून ते कौरवावर चढाई करण्याच्या तयारीला लागले कलह नाहीसा करू इच्छिणाऱ्या बलरामाने युद्धसर्ज यादवांचे सांत्वन केले कारण कुरु आणि वृष्णी यांचे आपापसातील आप भांडण त्यांना योग्य वाटत नव्हते नंतर स्वतः स्वर्यसारख्या तेजस्वी रथावर स्वार होऊन ते हस्तिनापूरला गेले त्यांच्याबरोबर काही ब्राह्मण आणि ज्येष्ठ यादव होते ग्रहासमवेत चंद्र असावा तसे त्यांच्या समवेत बलराम होते हस्तिनापूरला जाऊन बलराम नगराच्या बाहेर एका उपवनात थांबले आणि कौरवांचा काय मानस आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी उद्धवाला धृतराष्ट्राकडे पाठवले उद्धवाने कौरवांच्या सभेत जाऊन धृतराष्ट्र भीष्म द्रोणाचार्य वाल्लिक आणि दुर्योधन यांना विधीपूर्वक प्रणाम करून निवेदन केले की बलराम आले आहेत आपले परमसुह बलराम आले आहेत हे ऐकून कौरव अतिशय आनंदित झाले उद्धवाचा सत्कार करून व आपके हाथ पवित्र सामग्री घून बलराम स्वागता निघाले न आपमाननुसार आ संबंधानुसार सर्वजण बलरामान भेटली सत्कारा कृत्यर्थ गाय अर्पण कर पूजा के लिए ज्यादापै भगवान बलरामान प्रभाव जानत होते मस्तक लवन नमस्कार किया एकमेक खुशाली विचार आगे नभयपने बलरामें मनाली राजा अधिराज महाराज उग्रसेना तुम्हाला एक आज्ञा के ती तुम्ही शांतपने ऐकन घेवन ताबड़ोब ति पालन करा महाराज ने संगित है आम्मा से महित है कि तुम्हें पुष्क ने मिलन अधर्मा धर्मशील एकटाच जिंकन बंदीवान के लिए आम्मा बंधव पड़ू नए मन आम्मी ते सहन के लिए बलरामां वीरता शौर्य सामर्थ्य यहाँ उत्कर्षा परिपूर्ण तसेचि अनुरूप अेस होते ते ऐकून कौरव रागाने म्हणाले आहो ही तर मोठ्या आश्चर्याचीच गोष्ट आहे गती कोणी टाळू शकत नाही हेच खरे म्हणून जेथे मुकुटाने बसावी तेथे आज पायातील जोडे बसू इच्छितात यांच्याशी आम्ही विवाह संबंध जोडला हे आमच्या झोपणे बसणे खाणेपिने करू लागले आम्हीच त्यांना राजसिंहासन देऊन आमच्या आणले आम्ही दुर्लक्ष करतो म्हणून हे यदुवंशी चौऱ्या पंखा शंख पांढरे छत्र मुकुट राजसिंहासन आणि बहुमोल शय्या यांचा उपयोग करीत आहेत यापुढेही राजचिन्हेदवांना द्यायलाच नकोत जसे सापाला दूध पाजणे घातक ठरते त्याचप्रमाणे राज्य देणारे आमच्याच विरोध हे वागत आहेत आमच्याच कृपेने ज्यांची भरभराट झाली तेच यादव कृतज्ञ होऊन निर्लज्जपणे आम्हालाच आज्ञा करीत आहेत यांचा धिकार असो सिंहाचा घास तसा मेंढा काढून घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे जर भीष्म द्रोण अर्जुन इत्यादी कौरववीराने राज्य द्यायचे नाकारले तर स्वतः इंद्र तरी ते कसे देऊ शकेल शुक म्हणाला परीक्षिता कौरव उच्च कुळ शूर बांधवाने राज्य राज्यलक्ष्मी यांच्या गर्वाने उन्मत्त झाले होते बलरामाना असभ्यपणे अशी दुरुत्तरे ऐकून ते हस्तिनापुरात परतले बलरामाने कौरवांचे असभ्य वर्तन पाहिले त्यांची दुरुत्तरेही ऐकली त्यामुळे त्यांचा चेहरा रागाने लालगुंद झाला त्यावेळी त्यांच्याकडे पाहवतही नव्हती ते वारंवार जोरजोराने हसत म्हणू लागले जे दुष्ट निरनिराळ्या मदा आणि उन्मत होतात त्यांना शांतीची इच्छा नसते पशूंना वठणीवर आणण्यासाठी दंडुक्याचा प्रयोग करणे आवश्यक असते त्याचप्रमाणे अशांना योग्य मार्गावर आणण्याचा उपाय म्हणजे त्यांना शासन करणे हेच होय आता हेच पाहणार यादव आणि श्रीकृष्ण सुद्धा रागाने लढाई करण्याच्या तयारीत होते मीच त्यांना समजावून सांगून यांना शांत करण्यासाठी येथे आलो होतो तरीसुद्धा हे भांडणाची खुमखुमी असणारे अहंकारी मूर्ख वारंवर माधा तिरस्कार ते बोल इंद्र इत्यादि लोकपाल ही ज्यादा आज्ञे पालन ते भोज वृष्णी अंधकवंशी यादव उग्रसेन आज्ञा करू शकत नहींधर्म सभे जे विराजमान ज्या देव पारिजातक आनंद अपने उपवन ला भगवान श्रीकृष्ण सुधा राजसिंहासनाधिकारी सग्या जगती स्वामी भगवती लक्ष्मी स्वतः ज्यादा चरण कमला सेवा करते ते लक्ष्मीपते भगवान श्रीकृष्ण छत्र चमरे इत्यादी राजवचित सामग्रीजवळ बाळगू शकत नाहीत काय ज्यांच्या चरण कमलांची धूळ संत पुरुष सेवन करीत असलेल्या गंगा इत्यादी तीर्थांना सुद्धा तीर्थपणा आणून घेणारी आहे सगळी लोकपाल आपापल्या श्रेष्ठ मुकुटावर जिला धारण करतात ज्यांच्या अंशाचे अंश असलेले ब्रह्मदेव शंकर मी आणि लक्ष्मी जी नेहमी मस्तकावर धारण करतो त्या श्रीकृष्णांना राजसिंहासन कोठून असे हे म्हणतात बिचारे यादव म्हणे गौरवाने दिलेली जमिनीचा तुकडा भगतात आम्ही मने, मने पायातील जोडे आणि हे गौरव मने मस्तक व्हा रे वाहो ऐश्वर्याने माजलेल्या घमेंडखोर वेड्याप्रमाणे बडबडणाऱ्या यांची असंबंध निरर्थक बडबड यांना शासन करू शकणारा माझ्यासारखा कसा सहन करू शकेल आज मी सगळी पृथ्वी कौरवरहित करून टाकेन असे म्हणत बलराम अत्यंत क्रोधाने जणू त्रय लोक्याचे भस्म करून टाकण्यासाठी आपला नांगर हातात घेऊन उभे राहिले त्यानी त्याच्या टोकाने हस्तिनापूर उखडले आणि ते, उखड ते बुडवण्यासाठी अतिशय क्रोधाने गंगेकडे ओढू लागले नांगराच्या ओढण्याने पाण्यामध्ये नाव जसे डगमगते त्याप्रमाणे हस्तिनापूर हालू लागले आपले नगर गंगेमध्ये बुडवण्यासाठी ओढले जात असलेले पाहून कौरव घाबरले नंतर त्यांनी लक्ष्मणेसह सांबाला पुढे केले आणि आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी कुटुंबियासह हात सोडून सर्वशक्तिमान अशा भगवान बलरामाला ते शरण गेले हे लोकाभिराम बलराम आपण सगळ्या जगताचे आधार आहात आम्ही आपला प्रभाव जाणला नाही हे प्रभु आम्हा मूर्खांच्या अपराधाबद्दल आम्हाला क्षमा करावी आपण जगाची उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाचे कारण आहात आणि स्वतः कोणत्याही आधाराविना राहता हे सर्व शक्तिमान हे त्रलोक्य आपली खेळणी आहेत असे ज्ञानी म्हणतात हे अनंता अपनी हजारों मस्तक है अपन सहजपने भूमंडल अपने मस्तका है जेव प्रलय हो जगह अपने मधे लीन कर शिल्लक भगवान अपन जगता की स्थिति पालन करना विशुद्ध सत्वमयी शरीर धारण के लिए अपला हा क्रोध द्वेष किसर यह नसु सर्वान शिक्षण देना साहब सर्व शक्ति धारण करना सर्व प्राणी स्वरूप अविनाशी भगवन आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत हे विश्व निर्माण करणाऱ्या देवा आम्ही आपनास नमस्कार करीत आहोत आम्ही आपनास शरण आलो आहोत शुक म्हणाला नगर डगमगू लागल्याने भयभीत झालेले कौरव भगवान बलरामांना शरण आले आणि त्यांनी त्यांची स्तुती केली तेव्हा अत्यंत प्रसन्न होऊन भिवू नका असे म्हणून त्यांनी त्यांना आभारी दिले कन्यावरील प्रेमामुळे दुर्योधनाने वरदक्षिणा म्हणून साठ साठ वर्षांचे बाराशे हत्ती दहा हजार घोडे सूर्यासारखे चमकणारे सोन्याचे सहा हजार रथ आणि सोन्याचे हार घातलेल्या एक हजार दाशी दिल्या आप्तानी सत्कार केलेले यदुश्रेष्ठ भगवान बलराम त्या सर्वाचा स्वीकार करून नव दाम्पत्याला बरोबर घेऊन द्वारकेकडे परतले नंतर बलराम द्वारकापुरीत पोहोचले व आपल्या प्रिय बांधवांना भेटले त्यांनी हस्तिनापुरात कौरवाशी जे काही घडले ते सर्व यादव सभेत सांगितले आजही दक्षिणेकडे उंच असलेली आणि गंगेकडे थोडेसे झोकलेले हे हस्तेनापूर बलरामांच्या पराक्रमाचे सूचक आहे या ठिकाणी अडुसष्टावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्प नमस्तू